वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की त्या ठिकाणी परमात्मा सर्व काही करतो ही भावना स्पष्टपणे प्रकट होते भगवंताशी एकरूप होऊन जाण्याचीच ती अवस्था आहे ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो मी बोलतो मी, मी काव्य ही भावनाच त्यांना नसून परमात्मा करतो परमात्मा बोलतो परमात्मा मंत्ररचतो असा स्पष्ट आणि खरा अनुभव त्यांना येतो या थोर अवस्थेमध्ये ऋषींच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडलेले असल्यामुळे ते मानवाची कृती नाहीत वेद हे खरे अपौरुषेच आहेत घराच्या छपराखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान खोल्या येतात त्याप्रमाणे वेदांतात इतर शास्त्रे येतात वेदांताच्या गोष्टी किंवा ज्ञान हे पक्वानच्या ज्ञानाप्रमाणे आहे जो मनुष्य वेदांताचा नुसताच अभ्यास करतो त्याला त्यापासून फारसा फायदा होत नाही वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे खरे म्हणजे विद्वान लोक हा वेदांत अत्यंत कठीण करून जगाला उगीच फसवतात मग सामान्य माणसाला वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही वास्तविक वेदांत हा सर्वांसाठी आहे मनुष्य मात्रासाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही आपले आकुंचित मन विशाल करणे आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे सूक्ष्म वासना देहाच्या साह्याने जड बनणे हे व्यवहाराचे स्वरूप या आहे याच्या उलट भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडामधून सूक्ष्माकडे जाणे आहे तेव्हा भगवंताचे साधन हेही जडामधून सूक्ष्माकडे पोहचवणारे असले पाहिजे जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते एक नामच होय जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला पुष्कळ चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेमुळे अडकून पडतात मग ते अध्यात्मदृष्ट्या चांगल्या कुळामध्ये जन्म घेतात तिथे त्यांची वासना तृप्त व्हायला वेळ लागत नाही म्हणून ते लहानपणी जग सोडून जातात त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही वासना ही दुसऱ्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून आपण जर भगवंताजवळ वास ठेवला तरच ती नष्ट होते वासना नष्ट झाली की बुद्धी भगवत स्वरूपच होईल जिथे वासना संपली तेथेच भगवंताची कृपा झाली प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असते ते नामच आहे